स्कंध सातवा अध्याय बावीसावा हरिश्चंद्र आपल्या पत्नीची आणि पुत्राची विक्री करतो राणीने राजाला धर्मतत्परतेची जाणीव देऊन पुन्हा पुन्हा आपली विक्री करण्यास सांगितली तो आपल्या प्रिय पत्नीला म्हणाला हे प्रियतम कल्याणी तुझे म्हणणे सांप्रत योग्यच आहे तेव्हा प्रत्यक्ष दुष्ट लोकही जे करणार नाहीत त्यांनाही जे कृत्य करायचे धैर्य होणार नाही असे कृत्य अत्यंत निर्दय होऊन मी आज करतो मी पशुतुल्य वृत्तीने तुझी विक्री करतो तू हे क्रूर कर्म करण्यासाठी मला आग्रहपूर्वक संमती देत आहेस म्हणून मन दगडाप्रमाणे कठीण करून निर्दय मनाने मी ते कार्य करीन असे म्हणून तो राजराजेश्वर अत्यंत खिन्न मदनाने आपल्या पुत्र आणि भार्येसह नगरातील आतील भागात गेला तेथे जाऊन राजाने आपल्या पत्नीस राजमार्गात मध्येच उभे केले अत्यंत सदगदीत होऊन गैवलेल्या कंठाने तो कापऱ्या शब्दात म्हणाला हे सर्वमान्य नागरिक जन हो आपण सर्वांनी येथे येऊन माझे म्हणणे संपूर्ण ऐकून घ्या मला विपराचे ऋण असून त्यातून मुक्त होण्यासाठी मी माझ्या या प्राणप्रिय भारेची विक्री करीत आहे हे सज्जन हो यास्तव मला माझ्या ऋणा इतके द्रव्य देऊन हिला दासी विकत ज्या दासी हवीन सत्वर बोला राजा भाषण ने विस्मित हो सुव्रता अपने पत्नी ची विक्री कर सत्वर संग राजा दुखा ने व्याप्त हो विनया ने मिलाला अहो खरोखरस मी को मे का बरे मी प्रत्यक्ष पत्नी च विक्रय करीत या माझ्या कृतीवरून आपण समजलेच आहे अहो खरोखरच मी अत्यंत निर्दयाचा चांडाळच आहे मी मनुष्य नाही अत्यंत कठीण हृदय असलेला मी क्रूर कर्म राक्षस आहे म्हणूनच हे अत्यंत नीच आणि भयंकर पापकर्म मी करीत आहे राजाचे हे बोलणे संपते न समते तोच एका वृद्ध ब्राह्मणाचा वेश घेऊन विश्वामित्र प्राप्त झाला आणि तो अत्यंत कठोर होऊन हरिश्चंद्रास म्हणाला अरे ती स्त्री मला अर्पण कर दासी म्हणून मी तिचा स्वीकार करेन मी तुला विपुल धन देऊन या स्त्रीला विकत घेण्यास तयार आहे माझ्याजवळ विपुल द्रव्य असून मी धनसंपन्न आहे ही सुंदरी मला फारच आवडली आहे माझ्या घरातील सर्व कामे करणे हिला शक्य नसले तरी तू ही मला दे यासाठी मी तुला किती धन देऊ ते मला सत्वर सांग त्या हरिशचंद्राला असे विचारले असता राजा अत्यंत व्याकुळ झाला दुःखामुळे त्याचे अंतकरण झाले कंठ दाटल्यामुळे तो काहीच उत्तर देऊ शकला नाही तो स्तब्ध झाल्याचे अवलोकन करून तो द्विज म्हणाला हे पुरुषा धर्मशास्त्रात स्त्री आणि पुरुष यांचे योग्यतेनुरूप मूल्य सांगून ठेवले आहे त्याला अनुसरून तुझ्या या स्त्रीचे कर्म वय रूप शील यांचा विचार करून योग्य असेल तर द्रव्य घेऊन तू ही स्त्री मला विकून टाक आता योग्य ते नुरूप मूल्य सांगतो ऐक 32 लक्षणांनी संपन्न असलेली कामामध्ये तत्पर असलेली शील आणि गुण यात सर्वोत्तम अशा स्त्रीचे मूल्य एक कोटी आहे आणि या सर्व लक्षणांनी युक्त अशा पुरुषाचे मूल्य दहा कोटी आहे असे धर्मशास्त्र सांगते त्या ब्राह्मणाचे बोलणे ऐकून राजा अत्यंत कष्टी झाला आणि दुखावेग अनावर झाल्याने एकही शब्द न बोलता तसा स्थिर राहून त्याने खाली मान घातली राजाची स्थिती अवलोकन करून त्या ब्राह्मणाने पुढे होऊन एका वल्कलावर योग्यते द्रव्य ठेवले आणि क्रूरतेने त्याने राणीचे केस धरून तिला ओढले राणी व्याकुळ होऊन म्हणाली हे ब्राह्मण श्रेष्ठा मला सोडा फक्त किंचित कालच मुक्त करा माझ्या या लाडक्या पुत्राला मी एकदाच भेटते हे ब्राह्मणा अता मला या सुकुमार पुत्राचे दर्शन पुन्हा घडणार नाही हे राजपुत्रा पहा मी आता दासी झाले हे बाळा तू मला चुकूनही स्पर्श करू नकोस कारण मी दासी झाल्यामुळे राजपुत्राला स्पर्श करण्यास अयोग्य झाले आहे आपल्या मातेचे दुःख पाहून राजपुत्राला रडू कोसळले अग आई अग आई असं म्हणत तो तिच्या मागे धावू लागला त्याच्या डोळ्यात अपार अश्रू दाटून आले होते आपल्या प्रिय मातेजवळ येऊन त्याने तिचे वस्त्र धरले आणि तो तिला ओढू लागला मस्तकावर जावळ असलेला तिचा पुत्र अडखडून रस्त्यात पडला ते बालक मातेच्या मागे निघाले आहे आणि तिला ओढीत आहे हे पाहून त्या ब्राह्मणाने रागाने त्या बालकाला यथेच्छ ताडण केले पण मार बसत असताही त्या राजपुत्राने मातेचा पदर सोडला नाही तो सारखा आई आई म्हणून रडू लागला अखेर राणी अत्यंत दुःखाने ब्राह्मणाला म्हणाली हे महाभाग्यवान ब्राह्मणा दयाळू होऊन एक उपकार करा कर एकटीला अशी मी आपणाला कशी उपयोगी पडणार हे प्रभू या बालकाच्या सहवासाशिवाय मला काम करणे सुचणार नाही म्हणून माझ्यासारख्या दुर्दैवी अबलेवर आपण उपकार करून या बालकालाही विकत घ्यावे ब्राह्मण पुन्हा राजासमोर येऊन म्हणाला हे राजा मी तुला अधिक द्रव्य देतो हे घे आणि हा पुत्र मला देऊन टाक धर्मशास्त्रज्ञांनी स्त्री पुरुषांचे मूल्य काहींनी शंभर काहींनी हजार तर काहींच्या मते लक्ष आणि काहींनी कोटी असे सांगितले आहे पण दुसऱ्या पंडितांनी बत्तीस लक्षणांनी संपन्न असलेल्या स्त्री पुरुषांचे मूल्य स्त्रीस एक कोटी आणि पुरुषास दहा कोटी असे सांगितले आहे असे धर्मशास्त्राप्रमाणे मूल्यमापन करून त्या ब्राह्मणाने राजाचे पुढे असलेल्या वस्त्रावर आणखी द्रव्य ठेवले आणि त्या पुत्राला आणि मातेला एकत्र बांधून तो त्यांना ओढीत ओढीत आनंदाने आपल्या घराकडे जाण्यास सिद्ध झाला तेव्हा राणीने पतीला एक प्रदक्षिणा घातली त्याच्या नम्रतेने गुडघे टेकून ती डोळ्यात पाणी आणून अत्यंत करुणवदन झालेल्या आपल्या प्रिय पतीला उद्देशून म्हणाली अहो देवादि देव माझे जर काही पूर्व सुकृत असेल जर माझ्याकडून काही पुण्यकारक दाने घडली असतील जर मी पवित्र होऊन अग्निमधे हवन केले असेल तसेच ब्राह्मणांना यथेच अन्नदान आणि वस्त्रदान करून काही पुण्य संपादन केले असेल तर त्या पुण्याच्या योगाने पुढील जन्मी मला राजा हरिश्चंद्र हाच पती पुन्हा लाभो असे म्हणून ती मोकळेपणाने रडू लागली आणि रडत रडतच तिने आपल्या प्रिय पतीच्या चरणावर विरह दुःखाने व्याकुळ होऊन मस्तक ठेवले आपली प्राणप्रिय भारखी होऊन आपल्या चरणावर पडली असल्याचे अवलोकन करताच अरे रे असे म्हणून राजा विलाप करू लागला त्याची सर्व इंद्रिये व्याकुळ होऊन तो अत्यंत करुणवदन होऊन आक्रोश करू लागला तो रुदन करीत म्हणाला हाय रे दुर्दैवा सत्यशील आणि गुणसंपन्न असलेली माझी ही प्रिय पत्नी आता माझ्यापासून दुरावणार का वृक्षाची छाया कधी वृक्षाला सोडते का हो असे म्हणून अत्यंत दुखाने राजाने आपल्या प्रियेस दृढ आलिंगन दिले आणि पुत्राला हृदयाशी कवटाळून तो म्हणाला हाय रे पुत्रा तू ही आता मला सोडून जाणार ना हर हर हे ब्राह्मणा आता मी कोठे जाऊ कोण बरे आता माझ्या दुःखाचे निवारण करील राज्य गेले आता प्रिय पत्नीचा आणि लाडक्या पुत्राचा वियोग झाला मी आता वनवासी झालो आता खरोखर हे दुःख मला असत आहे असे राजा स्वताशी म्हणू लागला आणि आक्रोश करू लागल्या आपल्या पत्नीकडे पाहून तो पुन्हा म्हणाला खरोखरीच इहलोकामध्ये भाग्यवान पुरुषांच्या उपभोगासच स्त्रिया योग्य आहेत हे सुशिला तुझ्या पदरी दुःखाचा पर्वत बांधून मी तुला सोडून देत आहे हे प्रिये विवाहाच्या प्रसंगी राज्य सुखाला योग्य असा आणि तू माझा विश्वासाने स्वीकार केला हे देवी आता अत्यंत दुःखी होऊन शोकसागरात मी बुडून जात असता मला जुन्या अख्ख्यायिका सांगून कोण बरे वर काढील अशा प्रकारे व्याकुळ होऊन राजा बोलत असताना त्या विप्राने त्या राणीला आणि पुत्राला चापकाचे फटके मारले आणि असह्य वेदनांचे प्रहार करून तो ब्राह्मण अवलोकन करून राजाने अपार विलाप केला आणि दीर्घ उसाचे सोडले करुण मुखाने तो म्हणाला केवढे हे दुर्दैव प्राप्त झाले किती दारुण प्रसंग हा वायू आदित्य चंद्र आणि कोणीही मर्त्य यापैकी एकालाही जिच्या मुखदर्शनाचा लाभ कधीही मिळाला नाही ती ही प्रिया आज दास्यत्व पत्करून फटके स्वीकारित आहे सुकुमार हस्तांगुली असलेला सूर्यकुलात जन्मास आलेला हा राजपुत्र दुर्दैवाने ह्याचीही विक्री झाली खरोखरच माझ्यासारख्या मूर्खाचा धिक्कार असो हे प्रिय हे सुपुत्रा हे लाडक्या मी अत्यंत नीच होऊन तुमच्यावर केवढा अन्याय केला हा खरोखरच इतके दुर्दैव प्राप्त झाल्यावरही मला मृत्यू का नाही आला खर, माझा असो अशा प्रकारे राजा करुणालाप करीत असताना त्या ब्राह्मणाने निर्दय होऊन त्या स्त्री ओढून नेले आणि मार्गातील उंच घरे आणि प्रचंड वृक्षामुळे लवकरच तो दिसेनासा झाला राजा दीनवदन होऊन तेथे स्थिर झाला होता एवढ्यात तो महातपस्वी मुनिश्रेष्ठ कौशिक विप्रवेशाने आपल्या शिष्याना बरोबर घेऊन तिथे आला तो अत्यंत क्रूर आणि भयंकर भासत होता। अतिनिष्ठ होऊन तो हरिश्चंद्राला म्हणाला हे महाशुरा हे राजा अजूनही तू सत्याचा आश्रय करून राहणार आपले वचन पालन करणारा असेल प्रत्यक्ष राजसूय यज्ञ इतके पुण्य मिळवून देणारी की राजदानावरील दक्षिणा तुम्हाला सत्वर दे हरिश्चंद्र म्हणाला हे मुनिवर्या, मी आपणाला प्रणाम करतो हे निष्पा मी राज्यदान केल्यावर दक्षिणा देईन असे जे बोललो होतो ती ही दक्षिणा मी आणली आहे ती आपण स्वीकारा राजाचे बोलणे ऐकून विचार करून तो कपटी विश्वामित्र म्हणाला अरे राजा हे द्रव्य तर तू पूर्वीच मला दान केले आहेस मला यज्ञ करण्यासाठी तू द्रव्य देण्याचे कबूल केले होतेस अरे त्या तीर्थावर पुण्यस्नान करून तूच म्हणालास हे ब्रह्मन आपण यज्ञासाठी द्रव्य मागा तुला या शब्दांचे विस्मरण झाले काय तेव्हा हे राजा हे द्रव्य यज्ञासाठी म्हणून मी स्वीकारेन पण राजदानावरील ती योग्य अशी दक्षिणा सांप्रत तू दे तू आता मला अडीच भार सुवर्ण दे हे राजेंद्रा तुला हे द्रव्य कसे प्राप्त झाले तू हे कसे मिळवलेस तेही मला सत्वर सांग राजा विप्रापुढे हात जोडून म्हणाला हे निष्पाप हे प्रतापी ब्राह्मण श्रेष्टा, हे द्रव्य मी कसे मिळवले ते सांगून काय उपयोग आहे आणि आपणास त्याचे काय कर्तव्य आहे ते सांगण्याने मला अधिक दुःख प्राप्त होईल विश्वामित्र म्हणाले अरे राजेंद्रा असे असेल तर हे द्रव्य मी मुळीच स्वीकारणार नाही हे द्रव्य निंद आहे अनिंद्य असलेले द्रव्य मला दे म्हणूनच हे द्रव्य तू कसे मिळवलेस ते मला सांग राजा विकलांग होऊन उत्तरला महाराज माझी प्राणप्रिय स्त्री पूज्य असूनही मी कोटी द्रव्य घेऊन तिला विकले आहे तसेच माझा अत्यंत लाडका रोहित नावाचा पुत्र मी दहा कोटीला विकला आहे तेव्हा हे द्रव्य मला प्राप्त झाले एकूण अठरा अत्र, कोटी सुवर्ण आपण स्वीकारावे हे मुने हे द्रव्य विपुल आहे ह्या द्रव्याचा स्वीकार करून आपण मला दोन्ही ऋणातून सत्वर मुक्त करा राजाचे भाषण ऐकून मुनीश्रेष्ठ म्हणाला हे राजेश्वरा स्त्रीचा विक्रय करून हे द्रव्य फारच थोडे प्राप्त झाले आहे ह्याने तू ऋणमुक्त कसा होणार असे म्हणून तो कौशिक मनी संतप्त झाला आणि दुःख व्यग्र झालेल्या राजाला म्हणाला हे राजा ही एवढीच दक्षिणा मला यज्ञाला योग्य वाटत नाही माझ्या यज्ञाची दक्षिणा जास्त आहे यासाठी तू आणखी द्रव्य मिळव आणि सत्वर माझी दक्षिणा पूर्ण कर हे क्षत्रियाधमा तुला असे वाटते का की ही दक्षिणा माझ्या योग्यतेची आहे म्हणून माझ्या तपश्चरेचा आणि ब्राह्मणत्वाच्या उग्रसामर्थ्याचा प्रभाव किती विलक्षण आहे याचे सामर्थ्य आताच अवलोकन कर ही दीर्घकाल तपश्चर्या हे क्षत्रियाधमा तुला असे वाटते का की ही दक्षिणा माझ्या योग्यतेची आहे म्हणून माझ्या तपश्चर्याचा आणि ब्राह्मणत्वाच्या उग्रसामर्थ्याचा प्रभाव किती विलक्षण आहे याचे सामर्थ्य आताच अवलोकन कर ही दीर्घकाल तपश्चर्या केल्यामुळे मला प्राप्त झालेले सामर्थ्य पहा आणि मी केलेल्या शुद्ध अध्ययनाचा चमत्कार तू माझा मला दे। राजा दुःखार्थ होऊन म्हणाला हे ब्राह्मण श्रेष्ठा मी आपणाला आणखीही द्रव्य देईन आत्ताच मी स्त्रीची आणि पुत्राची विक्री केली आहे आपण आणखी थोडा वेळ धीर धरावा आपले वचन मोडणार नाही विश्वामित्र म्हणाला हे राजा ठीक तर पण लक्षात ठेव आजच्या दिवसाचा हा एकच प्रहर शिल्लक राहिला आहे तो प्रहर उलटेपर्यंतच मी थांबेन पण त्यानंतर मात्र मी तुझा एकही शब्द ऐकण्यास तयार होणार नाही याची आठवण ठेव अध्याय बावीसावा समाप्त